वाल्मिकी रामायण किशकिनधाकांड सर्व पंचचाळीसा सर्व वानरांना बोलावून वानर राजा सुग्रीव त्या सर्वांना रामकार्याच्या सिद्धीच्या दृष्टीने बोला तुम्ही वानरश्रेष्ठाने अशा रीतीने हे सारे धुंडाळावे आपल्या स्वामीजी ती कडक आज्ञा आणून वानरवीर टोळाप्रमाणे सारे पृथ्वी झाकून निघाले राम लक्ष्मणासह त्याच प्रस्त्रवण पर्वतावर सीता मिळवण्याचा ठरवलेला एक महिना वाट पाहत राहिला इकडे गिरिराज हिमवानाने व्यापलेल्या रम्य उत्तर दिशेकडे शतबली वीर वानराचे कूच केले पूर्व दिशेकडे विनत वानर नायक निघाला तार अंगद सह वानर वायूपुत्र अगच्छ्याने धरलेल्या दक्षिण दिशेकडे निघाला वरुणाच्या शासनाखाली असलेल्या भयानक पश्चिम दिशेकडे वानरराजा सुशेण निघाला मग यथायोग्यपणे सर्व दिशांविषयीच्या सूचना देऊन वानर सेनापती वीर संतोषून स्वस्थ होऊन आनंद पावला अशा रीतीने राजाने आज्ञा दिलेले वानर सेना नायक आपापल्या दिशा घेऊन त्वरित चालू लागले ते महाबलवान वानर आवाज काढीत मोठ्याने नात करीत गर्जना करीत घोषणा देत धावत पळत विशेष घोषणा देत चालले अशा रीतीने सर्वजण राजाकडून प्रेरणा घेतल्यानंतर आम्ही सीतेला आणू रावणाला मारून टाकू रावण जर युद्धात उतरला तर मी एकटा त्याला मारेन आणि त्याचा एकदम चेंदामेंदा करून जानकीला पळवून आणेन ती बिचारी आता कष्टाने कापत असेल तुम्ही थांबा मी एकटा ती पाताळात असली तरी तिला तिथून ओढून आणेन मी झाडे फेकून देईन डोंगर फोडून टाकेन भूमी चिरेन समुद्र उस मी शंभर योजन पोहीन शंका नको मी शंभराहून अधिक योजन पोहीन भूतलावर सागरात पर्वतावर वनात पातळाच्या सुद्धा अगदी मध्य भागात मी जाईन माझी गती तुटू शकणार असे एक एक जण ते वानर त्या वानर राजाच्या पुढ्यात बळाच्या दर्पाने बोलले किशकिंदा खांडाचा पंचेचाळीसावा सर्ग समाप्त